श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता तेयांड वासुदेवांद सरस्वती सर्वे मात्र श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिग्या वासुदेवांद सरस्वती सर्वे मात्र दत्त महात्म्य अध्याय चौथा श्री गुरुदत्तात कृतयुगात सोमवंशात हय कुळात विख्यात कृतवी हो तो धर्मपरायण सार्वभौम त्याने सर्व शत्रु जिंकले होते त्याला शंभर पुत्र होऊन च्यवनऋषींच्या शापाने ते सर्वच्या सर्व, सर्व मृत झाले त्याचे दुःख होऊन राजाने शोकामुळे राज्य सोडले एक दिवस अकस्मात गुरु त्यांच्याकडे आले खिन्न चित्ताने राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला राजा म्हणाला हाय हाय आता पुत्र असा मी काय करू भाग्याने आपले दर्शन झाले आहे आता माझे दुःख नाहीसे होईल त्यावर गुरु म्हणाले धैर्यधर तुला मी एक उपाय सांगतो त्यामुळे तुझे कल्याण होईल व वंशवृद्धीही होईल एक रविव्रत आहे ते सर्व पापांची शांती करील आणि तुला अत्यंत सुखदेव उत्तम पुत्र देईल जन्माने वांज अगर मृत वंध्या असो त्या स्त्रीने हे व्रत केल्यास तिला खात्रीने पुत्र होईल जर गर्भस्त्रवत असेल किंवा पोटात सल धरेल नऊ मासांपूर्वी पडेल किंवा मा बालक मृत उपजेल किंवा उपजताच निचेष्ट पडेल किंवा सटवी शिवेल किंवा बालपणीच मृत्यू पावेल किंवा सर्वथा जड होईल ग्रहभूत व रोग यांनी आर्त होईल किंवा आकस्मिक प्राणांत होईल तर ह्या व्रताने हे सर्व दोष नाहीसे होतील सप्तमी रविवारच्या दिवशी पंचांग शुद्धी पाहून चंद्र अनुकूल असता व्रतारंभ करावा व्रतसंकल्प करून पुण्यहवाचन नांदी श्राद्ध आदी करून आचार्यांचे वर्ण करावे आचार्यांनी गृहशुद्धी करून अग्निस्थापन करावे विधीने कलश मांडून त्यावर देवता स्थापाव्यात सूर्य रुद्र सप्तमातृगा यांच्या सुवर्णप्रतिमांचे पूजन करून त्यांच्या उत्तर भागाला शांती करता सात कलश ठेवावे पूजा करून शांतीसुक्ताचा जप करून अन्वाधान करून विधिवत हवन करावे समिधा तीळ जब व पायस या प्रत्येक द्रव्याच्या एकशे आहुती द्याव्या होम करून शेष राहिलेले बलिदान करावे नंतर पूर्णाहुती करून ज्यांची मुले जिवंत आहेत अशा सुवासिनीच्या हस्ते कलशोधकाने अभिषेक करवावा यांचा बाळ दीर्घायू होवू सूर्यादि ग्रह त्रिमूर्ती सर्व लोकपाल यांनी सर्वथा बाळाचे रक्षण करावे ग्रह, भूत अग्नि वशनी शनी यांनी या बाळाला केव्हाही पीडा करू नये असे शुभचिंतन करत अभिषेक करावा स्नान झाल्यावरती वस्त्रे आचार्यांच्या हाती द्यावीत सुवासिनी व ब्राह्मण यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी आचार्यांना गो प्रदान करावे तसेच तिलपात काळमूर्ती पूजून ती ब्राह्मणाला द्यावी भोजन करावे त्यांना यथे पायसान्न वाढावे त्यांना दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यामुळे अरिष्टाचे निरसन होईल हा बालक दीर्घायू होवो व शंभर वर्षे सुखभोगो ह्याचे जे पापदुःख असेल ते वडवा अग्निच्या मुखात पडो ब्रह्मदेव हरी हरषानन इंद्र वायू व अग्नि या बालकाचे अरिष्ट नाही करू। द्यावाईश्वर करून कुटुंबासह भोजन करावे त्या योगे सूर्याच्या प्रसादाने अरिष्ट निरसन होऊन संतती वाढेल गुरूंचे हे वचन ऐकून राजाने गुरूंची पूजा केली व नंतर त्याने व्रताचरण केले मैत्रेई एक दिवस राजसदनी सहजगत्या आली राणीने तिच्या आचरणी लागून आपले दुःख निवेदन केले तिला मैत्रिणी व्रताला मार्गशीर्ष पौर्णिमेला आरंभ करावा एक वर्षभर दर पौर्णिमेला पूजा करावी आधी स्वस्ती वाचन करून विधिवत व्रत आरंभ करून हविष्यान्न ग्रहण करून पौर्णिमेला प्रदोष पूजन करावे हे महाव्रत केल्याने कामपूरक भगवान अत्यंत संतुष्ट होतो आणि सर्वेश्वर कल्याणप्रद सुत देतो असे पूजन करावे वर्ष पुरे झाल्यावर उद्यापन करून ब्राह्मणाला गोप्रदान द्यावे बारा उद कुंभ देऊन शक्तीनुसार ब्राह्मण भोजन करावे याप्रमाणे आचरण केल्याने पापशमन होईल व लोकोत्तर गुणी चक्रवर्ती यशस्वी शत्रुजीत व सर्वमान्य पुत्र होईल असे सांगून ब्रह्मवादिनी मैत्रेयी निरोप घेऊन गेली त्यापूर्वी शीलधरा तिचे चरण वंदून म्हटले आई असाच लोक ठेव नंतर मैत्रियीची सांगणी तिने राजाला कळवून पतीच्या परवानगीने व्रताचरण आरंभले एक वर्ष हविष्यान ब्रह्मचर्य भूमिशयन कामक्रोधवर्जन मौन एवढे पाळून ती राहिली तिला दत्ताची उपासना होती व्रतात तीच भावना ठेवून मन ताब्यात ठेवून तिने प्रयत्नपूर्वक व्रत पूर्ण केले त्या व्रताने श्री दत्त प्रसन्न झाला स्वप्नात स्वरूप दाखवून त्याने सुहास्य सुहास्यवदनाने साधू साधू असे उद्गार काढले व म्हणाला राणी तुला अतिशय उत्कट असे धर्मफळ मिळेल तुला त्वरित बलशाली व सप्तद्वीप पालक पुत्र होईल त्याची गती अकुंठित असेल तो स्मरताच भेट देईल असे म्हणून तो भक्तपती गुप्त झाला राणीने उठून ते स्वरूप आठवून अतिशय आनंदाने राजाला आपले स्वप्न सांगितले ते ऐकून राजा कृतवी गर्भ राहिला तिला उत्तम डोहा तो राजाने पूर्ण केला यथाकाळी संस्कार केले पाच ग्रह उच्चस्थानी असता राणी सायंसमयी प्रसूत झाली दिशा प्रसन्न झाल्या वारा मंद वाहू लागला अग्निज्वाळा प्रदक्षिण वाहू लागून आकाश स्वच्छ झाले ब्रह्मांडात हर्ष झाला देवांनी दुंदुभी नाद केला अप्सरा आनंदाने नाचू लागल्या व गंधर्व समरसतेने गाऊ लागले देवांनी पुष्पवृष्टी केली बाळाचे तेज सर्वत्र फाकले दीप निस्तेज झाले व नक्षत्रांना लाज वाटू लागली लोकांचे मन धर्मानुकूल झाले सज्जन प्रसन्न झाले व सिद्धांनी बाळाला आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला राजाने ज्योतिषांना बोलावून बाळाचे जातक कर यथा करण्याोग्य धनधान्य व वस्त्रादि दिली तसेच ब्राह्मणांना सुवर्ण दिले अपार गोदा ज्योतिषांनी लग्न पाहून हर्षाने सांगितले की पुत्र सा हा पुत्र दैवशाली असून दत्तात्रेयांचा कृपा पात्र आहे हा तपोबलाने पवित्र व सर्वत्र प्रख्यात होईल ह्याचे नाव घेताच नष्ट वस्तू प्राप्त होईल हा स्मरण करताच प्रकट होईल आणि वेदशास्त्रात प्रवीण होईल हा सप्तद्वीप पृथ्वीचा चक्रवर्ती राजा होईल आणि अनंत व्रताचा प्रभावाने पंच्याऐंशी हजार वर्षे राज्य करील सूर्यव्रताच्या फा निरोगीपणे लक्ष वर्षांचा होईल आणि सतत जितेंद्रिय विजयी होईल तो सर्वांना मान्य होईल ज्योतिषांचे हे वचन ऐकून राजाने त्यांचे पूजन केले सोळाव्या दिवशी पुत्राचे नाव अर्जुन असे ठेवले अर्जुन यो राज्याला योग्य वयाचा झाला तो पिता मरण पावला तेव्हा पौरजन व प्रधान यांनी त्याला राज्य करण्याची विनंती केली तेव्हा अर्जुनाने उत्तर दिले मला राज्य नको मी ते मनापासून त्याज्य मानले आहे ते जरी पूज्य असले तरी शेवटी फार कष्टदायक असते भूमीच्या पिकाचा सहावा भाग व्यापाराचा बारावा भाग घेऊन जो राजा प्रजेचे न्यायाने पालन करीत नाही चोर चिलटांपासून प्रजेचे संरक्षण करीत नाही त्याला अंतिम दारुण नरक प्राप्त होतो कारण तो आपल्या कर्तव्यापासून च्युत होतो अंगी सामर्थ्य असूनही जो अधर्माचे निवारण न करता केवळ अन्यायाने संचय करतो तो लबाड नरकात पडतो जो नीती सोडून क्रोध लोभांचा आश्रय करून अदंड्यांना दंड करून दंड व्यक्तींना सोडून देतो तो नरकी पडेल तुम्ही म्हणाल हे असे कळते तर त्याप्रमाणे वागावे पण दुसऱ्याच्या विश्वासावर राज्य करून ते कसे ठरविता येईल ठेवतो ते जे पाप करतात त्याचा चतुर्थांश आपोआप राजाच्या मस्तकी पडतो मी तर एकटा आहे मघुत्तम फळ कसे मिळवू राजाचे हे बोलणे ऐकून गर्गमुनी म्हणाले अर्जुना तू धन्य आहेस तू योग्यच बोलतोस ज्याने भूमी रूपी गायींचे दोहन करावे त्याने प्रजारूपी वासराचे पालन केले पाहिजे फार कठोर दंड धरला तर प्रजेला पीडा होईल आणि मृदू दंड धरला तर प्रजाजन त्याला वेडा करतील ज्याप्रमाणे अतिउष्णही नाही आणि अतिशित नाही असा वायू मनोहर वाटतो त्याप्रमाणे दंड धारण करणारा राजा प्रजेला सुखी ठेवतो जर तू दुसऱ्याचा विश्वास एकदम धरणार तर तू योगाभ्यास कर त्याने तुझी अडचण दूर होईल योगामुळे तू नाना दर्शील आणि एकटा राज्य करूनही मनोवेगाने फिरून सर्व स्वतः पाशील अनसुया गर्भरत्न असा श्री दत्तात्रेय सह्याद्री पर्वतावर आसन घालून बसला आहे त्याला योगिंद्र म्हणतात त्याच्या नामाने भव समुद्र आटतो तो नित्य जागृत असून मुनी त्याचे एकाग्र ध्यान करतात तो निस्त्रैगुण्य मार्गाने चालतो योगबळाने भक्तांचे रक्षण करतो योगानंद डुलतो, व समदर्शी पुरुष त्याला पाहतो तो महात्मा विश्वाचा साक्षी असून सर्वांकडे समदृष्टीने पाहतो भक्तांचा तो त्राता आणि दुष्टांचा शिक्षक आहे तरीही त्याला विषमत्वाचा दोष येत नाही तसेच निर्दयित्वही त्याचे ठिकाणी नाही तो योगी सत्वबळाने नित्य समत्व धरतो माता बाळाचे लाल किंवा ताडण करते निर्दय असा दोष तिला कोण ठेवील त्याचप्रमाणे नियंत्याला संतांचे पालन आणि दुष्टांना शिक्षा करण्याने दूषण येत नाही गुणदोषांच्या पलीकडे गेलेल्यांना ते भूषण आहे तपस्वी योगी ज्याचे ध्यान करतात जो भक्तांना इष्ट करतो त्या जगतपालक अत्रिनंदनाचे ध्यान कर जम्भदैत्याने स्वर्गस्थान हरण केले तेव्हा इंद्राने येऊन त्या दत्ताचे आराधन केले तेव्हा त्याने इंद्राला पुन्हा ते स्थान दिले इंद्र अजूनही त्याची सेवा करतो वनित्य देवांसह राज्य करीत आहे त्या दत्तात्रयांची आराधना दुर्मतीला कठीण वाटते व सुमतीला सोपी वाटते कारण तो आत्मभूत आहे देहाच्या अभिमानामुळे जे बहिख लोक विषय सुख सोडत नाहीत त्यांना भगवंताचे दर्शन होत नाही मग सुख कोठून जो दुर्मती लोकांना दूर असतो पण भक्तांच्या निरंतर जवळ असतो त्या व्यापक योगीश्वरापासून तू वर मिळव तो नित्य गंगेत स्नान करून माहुरात शयन करतो सह्याद्रीवर आसन घालतो व गाणगापुरात ध्यान करतो कुरुक्षेत्रात आचमण करतो धोपेश्वरावर जाऊन भस्म धारण करतो कराडात संध्यावंदन करतो कोल्हापुरात भिक्षाटन करून पांचाळेश्वरात भोजन करतो पंढरपुरात जाऊन सुगंध लेपन करतो आणि सायंकाळी पश्चिम सागरावर येऊन अर्घ्यदान करतो असे विचित्र आचरण त्याचे आहे जो जो स्मरण करील त्याला त्याला तो दर्शन देतो ज्यानेही त्रिभुवन व्यापले आहे त्याच्या चरणी नमन असो लीला ऐकून कान व मन तृप्त होतात अशा जनमान्याला कोण व कानमन करणार नाही तो मायेचा नियंता होऊन जग उत्पन्न करतो व स्वतः उदासीन व निगरव राहून त्याचे पालन करतो तो एकटा ब्रम्हदेवाच्या रूपाने उत्पन्न करतो विष्णु रूपाने पालन करतो व रूपाने संहार करतो भक्तीचा भूकेला तो राहून भक्ताला दूर न करता भली क्रीडा करतो भक्ताचे योग क्षेम वाहने हे त्याचे ब्रीद पुराणे गातात। अर्जुना तू त्याचे दर्शन कर तू त्याची मनोभावे सेवा केलीस म्हणजे तुला तो प्रसन्न होईल नाहीतरी त्याचे मन कोण कसे वळविल सांग बरे त्याने तुला वरदान दिल्याने तू एकटा सप्त सप्तद्वीप पृथ्वीचे पालन करशील स्वेच्छेने आचरण करू शकशील तोच तुला धैर्य व अनेक प्रकारच्या शक्ती देईल जो मुक्तीदाता व सन्मती दाता आहे अशा त्याची तू मनोभावे भक्ती करत आणशील ते ते योगाचा प्रभावाने तू मिळविशील माझे सांगणे मानून तू सत्वर दत्ताची सेवा कर गर्गमुनीचे हे सांगणे ऐकून अर्जुनाचे मन तत्काळ वेधले त्यांना नमन करून तो प्रेमाने म्हणाला मुनिराज तुम्ही धन्य मला आपण श्री दत्ताच्या स्मरणाला लावलेत हा मी अनुग्रह मानतो मला सकाम लाभ दाखवून माझी वृत्ती वळवून श्री दत्त भजनाकडे लावलीत यामुळे माझ्या मनाला फार आनंद झाला आहे धन्य अत्रिमुनी धन्य ती अनसूया की ज्यांनी परमात्म्याला नावारुपाला आणले असा पवित्र अत्रिपुत्र दात्रेय ज्याने योगसत्र घातले जो सर्वत्र वास करतो व ज्याची दिनचर्य ऐकून मला आश्चर्य झाले आहे तो इंद्राला कसा भेटला हे मुनिवर् मला आपण सांगावे देवेंद्राने कोठे जाऊन त्याचे दर्शन घेतले व कसे आराधन करून त्याचे मन वळविले जंभासुराने इंद्राच्या राज्याचा कसा अपहार केला असुरांशी युद्ध कसे झाले व अमरेंद्राला काय वर मिळाला हे अपूर्व चरित्र संपूर्णपणे ऐकावे असे मला वाटते प्रत्यक्ष शिवसुद्धा ते कान पसरून ऐकील मी श्रद्धाळू आहे तरी मला कान भरून पावन दत्त चरित्र ऐकवून माझे समाधान करा मग मी ही श्री दत्ताची सेवा करीन व त्या सेवेने प्रसन्न होऊन श्री दत्त वरदान देईल अर्जुनाने असे म्हणता गर्गमुनींना समाधान वाटले चित्तात श्री दत्ताचे चिंतन करून ते सांगू लागले इती चार्य वर्य। श्री वासुदेवानंद सरस्वती विरचते श्री श्री दत्महात् चतुध्याय श्रीगुरुदत्तापणस्तु ताज श्रीभ नी पत्ता या दिस्वती सद्गुना पाठ पासी